स्कंध तिसरा अध्याय दहावा उतत्याचा जन्म जन्मेजय राजाने प्रश्न विचारला हे मुने कोण हा सत्यवत ब्राह्मण हा द्विजयश्रेष्ठ कोणत्या देशामध्ये दे उत्पन्न झाला होता तो कसा होता हे सर्व आपण मला कथन करा त्याचप्रमाणे त्याच्या कानावर शब्द कसा आला त्याने त्याचा पुन्हा उच्चार कसा केला त्या विप्राला तत्क्षणी कशा प्रकारची सिद्धी प्राप्त झाली सर्वत्र असलेली सर्वज्ञ भवानी त्याच्यावर कशी संतुष्ट झाली ही मनोहर कथा आपण मला सविस्तर कथन करा सुत म्हणाला याप्रमाणे राजाने प्रश्न केला असता त्याच्याशी सत्यवती पुत्र व्यास मुनी अतिशय उदार शुद्ध आणि सुरस भाषण केले व्यास म्हणाले हे राजा हे कुरुवंश श्रेष्ठा मुनि समाजामध्ये पूर्वी श्रवण केलेली ही शुभ पौराणिक कथा मी कथन करीतो हे कुरुश्रेष्ठ आश्रमामध्ये काही काळ राहिलो त्या ठिकाणी महातपस्वी आणि जीवनमुक्त ब्रह्मपुत्र ही होते एकदा तेथे विप्र समाजामध्ये अनेक विषयांवर गोष्टी सुरू झाल्या असता तेथे असलेल्या जमदग्नीने मुनी ना प्रश्न केला जमदग्नी म्हणाले हे महाभाग्यशाली तपस्वी जन हो माझ्या अंतकरणामध्ये एक संशय आहे या मुख्या संशयाची निवृत्ती होईल म्हणून मी विचारतो ब्रह्मा विष्णू महेश्वर इंद्र वरुण अग्नी कुबेर पवन त्वष्टा षडानंद गणपती सूर्य अश्विनी कुमार भृगू पूषा चंद्र आणि ग्रह यामध्ये सर्वोत्कृष्ट पूज्य कोण आहे इष्ट कोण इष्ट मनोरथ सफल करणारा कोण कौन? कोणाची सेवा नेहमी सुखाने होणे शक्य आहे आणि हे मान्य हो सत्वर कोण संतुष्ट होत असतो हे निर्मल आचरणाने युक्त असलेल्या सर्वज्ञ मुनीन मला हे सत्वर कथन करा याप्रमाणे जमदग्नीने प्रश्न केला असता तेथे लोमेश मुनी म्हणाले हे जमदग्ने आपण जो प्रश्न केला आहे त्याचे हे उत्तर मी सांगतो आपण श्रवण करा सर्व शुभेच्छूंना शक्तीच सर्वांपेक्षा अधिक सेव्य होय तीच परा प्रकृती श्रेष्ठ सर्वव्यापी व्यापी आणि सर्वदा कल्याण करणारी आहे महात्म्या ब्रह्मादी देवांची जननी तीच असून संसार वृक्षाचे मूळ असलेली आदी प्रकृती तीच होय त्या देवीचे स्मरण केले असता आणि तिच्या नावाचा उच्चार केला असता ती खरोखर मनोरथ परिपूर्ण करते तिचे चित्त दयेने सर्वदा आर्द्र असून तिचे पूजन केले असता ती वर देते अक्षराचा उच्चार होता क्षणीस एका बीजाला फल कसे प्राप्त झाले ह्याविषयी हे मुनिजन हो मी एक इतिहास कथन करतो तुम्ही श्रवण करा पूर्वी देवदत्त म्हणून एक विख्यात द्विज कोसल देशामध्ये होऊन गेला तो निपुत्रिक असल्यामुळे त्याने पुत्र प्राप्ती करीता विधीपूर्वक इष्टी करण्याचे मनामध्ये आणले तीचेंडप उभारून त्याने सत्कर्मालेले यथाविधी वेदी करून त्याने अग्निस्थापन केला आणि त्या ठिकाणी त्या द्विजश्रेष्ठाने यथाविधी पुत्रेष्ठी केली मुनिश्रेष्ठ सुहोत्राला त्याने ब्रह्मत्व दिले याज्ञवल्क्यास अध्वर्युत्व दिले ब्रहस्पतीला हौत्र पैला प्रस्तोतृत्व आणि गोपिला उद्गातृत्व देऊन त्याने इतर मुनी वरले आणि त्यांची यथाविधी पूजा करून त्यांना विपुल द्रव्यदक्षिणा अर्पण केली सामगायन करणाऱ्या श्रेष्ठ असल्याने उद्गात्याने सप्तस्वर आणि स्वरित यांनी युक्त अशा सामाचे गायन सुरू केले असता वारंवार श्वास टाकावा लागल्यामुळे त्यांच्या हातून स्वरभंग घडला जेव्हा यजमान देवदत्त क्रुद्ध होऊन गोभिला म्हणाला हे मुनी श्रेष्ठा तू मूर्ख आहेस अरे करिता यजन करणारा मी आणि माझे हे कार्यक्रम सुरू झाले असताना तू आज स्वरभंग केलास यावर गोभील अत्यंत क्रुद्ध होऊन देवदत्ताला म्हणाला ज्या तू मला मूर्ख म्हणालास त्याअर्थी तुला मूर्ख आणि अक्षरशत्रु असा पुरण्याच्या संबंधाने माझा काही एक का अपराध नाही हे महात्मा गोभीराचे भाषण श्रवण केल्यानंतर अतिशय दुःखी झालेला देवदत्त शापाला भिवून त्याला म्हणाला हे विप्रश्रेष्ठा हो आपण तर मला अधिकच दुःखी केले आहे कारण मूर्ख पुत्र होण्यापेक्षा निपुत्रिकपणाच उत्तम असे वेदवेत्यांचे म्हणणे आहे आणि ब्राह्मण कुलामध्ये उत्पन्न झालेला मूर्ख तर सर्वांच्या मूर्ख पुत्राचा मला या जगतामध्ये काय बरे उपयोग हो आहे मूर्ख ब्राह्मण क्षुद्र तुल्य होय याविषयी संशय नाही तो पूजन आणि दान याच पात्र नसून सर्व कर्मांविषयी निंदेच आहे देशामध्ये वास्तव्य करणाऱ्या वेदाक्षर शून्य ब्राह्मणाला क्षुद्राप्रमाणे समजून राजाने त्यापासून कर घ्यावा फुपुरुषाने त्या मूर्ख द्विजाला हव्य कव्यामध्ये आसनही देऊ नये राजाने त्याला क्षुद्रतुल्य समजावे आणि कोणत्याही कर्माकडे त्याची योजना करू नये उपनयन झालेल्या वेधरहित ब्राह्मणाकडून राजाने नांगर धरवावा गर्भाचे चट मांडून विप्र रित श्राद्ध करावे परंतु मूर्ख विप्र बोलावून कधीही श्राद्ध करू नये कारण आहारापेक्षा अविद्वान ब्राह्मणाला अधिक अन्न दिल्यास देणारा नरकात जातो घेणारा तर विशेषच दोषी होतो ज्याच्या देशामध्ये दे अज्ञानी लोक आणि मूर्ख ब्राह्मण यांचे ज्ञान मान इत्यादीच्या योगाने पूजन होत असते त्या राज्याच्या राजाचा धिक्कार असो आसन पूजन आणि दान याच बंधाने मुळीच भेद नसतो प्राज्ञ पुरुषाने मूर्ख आणि पंडित यातील भेद समजणे अवश्य आहे ज्या देशामध्ये दान मान आणि सत्कार यांच्या योगाने मूर्ख लोक गर्विष्ट झालेले असतील त्या देशामध्ये पंडिताने कधीही वास्तव्य करू नये दुर्जनांच्या ऐश्वर्यापासून दुर्जनांनाच लाभ होत असतो पूर्ण तरी खरोखर स्वर्गामध्ये क्रीडा करू लागतात तस्मात हे वेदवेत्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या गोभीला तुझ्या तोंडातून हे काय निघाले अरे संसारामध्ये मूर्ख पुत्र होणे हे मरणापेक्षा आहे म्हणून हे महाभाग्यशाली मुने कृपा करून आपण आपल्या चरणांवर लोटांगण घालतो याप्रमाणे प्रार्थना करून देवदत्त त्या गोभील मुनींच्या पाया पडला त्याचे नेत्र अश्रिणी भरून आले अंतकरण खिन्न झाले आणि स्वतः दिन होऊन तो सुती करू लागला तेव्हा दीन अंतकरणाने युक्त असलेल्या त्या देवदत्ता अवलोकन करून कायम राहत असतो उदक स्वभावताच थंड आहे आणि अग्नि किंवा सूर्यकिरण यांच्या तापामुळे जरी ते उष्ण झाले तापा तरी तापाचा संबंध नाहीसा होताच गार होत असते दयाळू गोभील मुनी अत्यंत दुःखीत झालेल्या त्या देवदत्ता म्हणाले तुझा पुत्र आणि यथाविधी इष्टी समाप्त करून त्याने विप्रांना जाण्याची अनुज्ञा दिली पुढे काही काळ लोटल्यानंतर त्याची ती रूपवती साधवी आणि रोहिणी तुल्य रोहिणी ऋतुकाली गर्भिणी झाली तेव्हा गर्भाधान प्रथम असून मुख्य आहे असे गर्भाना हे संस्कार त्याने वेदोक्त विधीने केले इष्टी सफल झाली असे त्याला वाटू लागले आणि आनंदित होऊन त्याने दाने दिली नंतर रोहिणी नक्षत्राने युक्त अशा शुभ दिवशी अत्यंत शुभलग्नावर त्या रोहिणीला पुत्र झाला असता त्या देवदत्ताने त्याचा जातकर्मसंस्कार केला पुत्रमुख दर्शन करून त्याने नामसंस्करणाऱ्या त्या, त्या द्विजाने आपल्या पुत्राचे नाव उतथ्य असे ठेवले पुढे आठवे वर्ष लागल्यावर त्या पित्याने त्या पुत्राचा शुभ दिवशी उपनयन संस्कार यथाविधी केला नंतर ब्रह्मचर्य व्रताने राहिलेल्या त्या उथत्याला गुरुने सांगितले। परंतु वेदाध्यग्धाप्रमाणे असलेल्या त्या उथत्याने वेदाचा एका अक्षराचा देखील उच्चार केला नाही पित्याने पुष्कळ प्रकाराने त्याला पढवले असताही तिकडे लक्ष न देता तो शेठ जेव्हा मुढाप्रमाणे स्वस्थ बसू लागला तेव्हा पित्याला त्याच्याबद्दल फारच वाईट वाटू लागली एक अभ्यासा अभ्यासाबद्दल पित्याचा प्रयत्न चालला असताना उतथ्य बारा वर्षांचा झाला तरीही संध्यावंद करावे हे समजले नाही लोकांमध्ये तो अतिशय मूर्ख म्हणून प्रसिद्ध झाला ती वार्ता सर्व ब्राह्मण तपस्वी आणि इतर लोक यामध्ये अतिशय वेगाने पसरली तेव्हा तो वनामध्ये जेथे जाही तेथे लोक त्याला हसू लागले आणि अतिशय निर्वत्सन करू लागले मातापितरही त्याची निंदा करू लागले ह्याप्रमाणे लोक मातापितर आणि बंधुजन निंदा करू लागले असता तो विप्रथ्य विरक्त होऊन वनामध्ये जाऊ लागला कारण आंधाळा अथवा पांगळाही मुलगा बरा परंतु मूर्ख पुत्र बरा नव्हे असे माता म्हटले असता ते त्याला सहन झाले नाही त्यामुळे तो वनामध्ये प्रविष्ट झाला गंगातीरी पवित्र ठिकाणी त्याने एक उत्कृष्ट पर्णकुटिका तयार केली आणि वनातील फळ मुलांवर उपजीविका करून तो तेथे स्वस्थ राहिला मी असत्य भाषण करणार नाही असा मोठा नियम त्याने धारण केला याप्रमाणे ब्रह्मचर्य व्रताने वागणारा तो सत्य त्या रम्य आश्रमामध्ये राहिला अध्याय दहावा समाप्त